श्री परमात्मने अर्जुन उवाच संन्यास महाबाहो तत्व, मी मी तत्व इच्छा वेदित अर्जुन म्हणाल हे केशीचा नाश करणारे महाबाहो श्रीकृष्ण ऋषिकेश संन्यास आणि त्याग यांचे वेगवेगळे तत्व जाणण्याची माझी इच्छा आहे उवाच काम्यानाम कर्म संन्यासम कवयो विदु सर्व कर्म फल त्यागम्यागम विचक्षणा श्री भगवान म्हणाले ज्ञानी लोक काम्य असणाऱ्या कर्माच्या त्यागाला संन्यास म्हणतात विवेकी लोक सर्वच कर्मांच्या फलाच्या त्यागाला त्याग अस म्हणतात त्याज दोष वदित्येके कर्म प्राहुर्मनीषिण यन तप कर्म न त्याज्यम इतिपरे काही ज्ञानी लोक कर्म हे दोषयुक्त म्हणून त्याज्य होय असं म्हणतात आणि दुसरे यज्ञ दान व तप या कर्मांचा त्याग करणे योग्य नाही असं म्हणतात निश्चयम शृणु मे त्यागे भरत सप्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकिर्ति हे भरत अर्जुना, अर्जुन त्यागाविषयी माझा निश्चित निर्णय सांगतो तो एक त्यागाचे तीन प्रकार सांगितलेले आहेत कर्म न्याज्यम कार्यमेव तत यज्ञो दान तपश पावनानी तप ही कर्मे टाकून चालणार नाही ती केलीच पाहिजेत विवेकी लोकांना यज्ञ दान व तप ही कर्मे पवित्र करणारी आहेत श्लोक सहावानी संगम त्यक्तव्यानी ती मे पार्थ निश्चित मतम उत्तम मात्र हे पार्थ ही कर्मे सुद्धा आसक्ती व फलाशा सोडून केली पाहिजेत असे माझे ठाम व उत्तम मत आहे नियतस तु संन्यास कर्मित परंतु स्वधर्मा त्याग करणे योग्य ठरत नाही मोहवश होऊन त्या कर्माचा त्याग करणे हा तामस त्याग म्हटला जातो दुःखमित काय क्लश भया त्यजेत सकृत् त्याग त्याग फल शरीराला कष्ट होतील या भीतीने दुःखदायक म्हणून जर कोणी कर्माचा त्याग केला तर तो राजस त्याग होऊन त्याला त्यागाचं फळ मिळणार नाही कार्य मित्यवर्म नियतम क्रिय ते अर्जुन संगम त्यक्त फल स त्याग सात्विको मत हे अर्जुना आसक्ती व फलाशा सोडून जे नेमलेले कर्म कर्तव्य म्हणून केले जाते त्याला सात्विक त्याग असे म्हणतात नवेष्ट कुशलम कर्म कुशल ना अनुषज्य त्यागी सत्व समाविष्ट मेधावी छिन्न संशय जो अकल्याणकारक कर्मांचा द्वेष करत नाही म्हणजेच कष्टप्रद कर्मांचा तिरस्कार करत नाही आणि कुशल म्हणजे सुखप्रद कर्मात आसक्त होत नाही तो सत्वशील बुद्धिमान व संशय नष्ट झालेला असा मनुष्यच त्यागी आहे श्लोक देह अकरा देहभूता शक्यशेषत कारण देहधारी प्राण्याला कर्माचा पूर्णपणे त्याग करणे शक्य नाही म्हणून जो कोणी कर्माच्या फलाचा त्याग करतो त्यालाच खरा त्या म्हणजे संन्यासी असे म्हटले आहे अनिष्टमिष्ट मिश्रम चिविधम कर्म फलम्याेत न तू संन्यासी नाम क्वचित ना कर्मफलाचा त्याग न करणाऱ्या माणसाला मरणोत्तर कर्माचे इष्ट अनिष्ट व मिश्र असे तीन प्रकारचे फल मिळते परंतु संन्याशांना म्हणजे फलाशा सोडून कर्मे करणाऱ्यांना यातले कोणतेही फल बाधित करत नाही पंचयतानी महाबाहो कारणानी निबोध सांखे सांख्येकृतांते प्रोक्तानी सिद्ध ये हे अर्जुना संख्यांच्या शास्त्रात सर्व कर्मे घडण्याला जी पाच कारणे शेवटी सांगितली आहेत ती माझेकडून समजून घे अधिष्ठा पृथक विधम विविधाच्या पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचम अधिष्ठान म्हणजे शरीर कर्ता कार्यासाठी लागणारी ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय इत्यादी साधने कार्याचे विविध व्यापार व पाचवे दैव ही ती पाच कारणे आहेत पंचयित तस्य हेतव मनुष्य कायिक वाचिक व मानसिक कर्म मग ते कर्म वा न्याय विरुद्ध असो कोणतेही कर्म आरंभतो त्या कार्याच्या प्रेरणेला ही पाच कारणे असतात श्लोक तुय सोळावा त्रेव सती कर्तार सुसंस्कृत नसल्यामुळं जो केवळ आपण स्वतःलाच करता अस समजतो त्या मूर्खाला काहीच समजत नाही यहकृतो भाव बुद्धिरीय न लिप्यते हत्वापी स इमान लोकांनी बे ज्याचे अंतःकरण अहंकार युक्त नसते व ज्याची बुद्धि फलासक्तीने मलिन झालेली नसते त्याने या लोकांना ठार मारले तरी तो ठार मारणार ठरत नाही व त्या कर्माने बद्धही होत नाही ज्ञायम ज्ञेयम परिज्ञा त्रिविध कर्मचोदनाण कर्म करते त्रिविध कर्म संग्रह ज्ञान जाणण्याचा विषय आणि जाणणाऱ्या अशी कर्माच्या प्रेरणेची तीन अंगे आहेत आणि कार्य करण्याचे साधन कार्य आणि कार्यकर्ता अशी या कर्माची तीन अंगे आहेत ज्ञान कर्मच कर्ताच चिधैव गुण भेदत प्रोच्यते गुण संख्याने यथावत ज्ञान कर्म व कर्ता ही गुण भेदने तीन प्रकारची आहेत असे सांगितलेले आहे ते प्रकारे घेऊन ईक्षे अविभक्तम विभक्तम विधी सात्विक भिन्न भिन्न अशा सर्व भूतांमध्ये एकच अविनाशी व अविभक्त भाव आहे असे ज्या ज्ञानाने दिसते ते सात्विक ज्ञान असं समज श्लोक एकविसा पृथकत्व जृथविधान व्यक्ती सर्वेशु भूतेषु तज्ञान विधी राजसम परंतु ज्या ज्ञानानं सर्व भूतात नाना भाव भिन्नत्वाने आहेत असा समज होतो ते ज्ञान राजस होय असं जाण यत्तु कस्मिन कार्ये सक्तम हेतुक अतसमुक एखाद्या कार्यातच तेच काय ते सर्वस्व आहे असे समजून तत्वार्थ न समजत जे ज्ञान गुरुपाठून राहते अशा अल्प ज्ञानास तामस ज्ञान असं म्हणतात नियतम संगरहितम अरागद्षत कृतम अफल सुना कर्म यत्त सात्विकमुच्ये फलप्राप्तीची इच्छा न ठेवणार्या मनुष्याकडून नेमलेले जे कर्म आसक्ती न धरता व प्रीतिद्वेषरहितपणे केले जाते त्याला सात्विक कर्म अस म्हणतात यत्कामेप सुना कर्म साहकारेन वा पुन क्रियते बहुला यासम तद्राज परंतु जे कर्म फलाची इच्छा करणाऱ्या मनुष्याकडून अहंकाराने परिश्रमपूर्वक केले जाते त्याला राजस कर्मा समनते था। कर्म असं म्हणतात अनुबंधम क्षयम हिंसा अनपेक्षम मोहादारभ्य कर्म यम समुच्यते पुढील परिणाम हानी परपीडा व आपले सामर्थ्य यांचा विचार न करता जे कर्म कर्मपणाने आरमले जाते त्याला तामस कर्म असं म्हणतात श्लोक सोबिसाव मुक्तो संगो वादे धृत्युत्साह समन्वित सिद्ध सिद्धो निर्विकार कर्ता सात्विक उच्चते अनासक्त निरहंकारी, धैर्य व उत्साह हो यांनी युक्त कर्मातील यशाने किंवा अपयशाने मनाची समता ढळू न देणारा असा जो करता त्याला सात्विक करता असं म्हणतात रागी कर्म प्रेपसुर लुब्धो हिंसात्मको शुचि हर्ष शोकान्वि करता राजस परिकीर्ति विषयासक्त कर्मफळाची इच्छा धरणारा लोभी हिंसावृत्तीचा अपवित्र यशाने हर्षभरित किंवा अपयशाने शोकग्रस्त होणारा असा करता राजसकर्ता म्हणून गणला जातो नैष्कृतिक अस्थिर बुद्धीचा अडाणी गर्वाने ताठलेला कपटी बुडव्या नाकर्ता आळशी खिन्न आणि चेंगट असलेल्या कार्यकर्त्याला तामस करता असं म्हणतात ध्रुते पृथक धनंजय हे अर्जुना बुद्धी आणि धृती यांचेही त्रिगुणांनुसारच केलेले त्रिविध भेद मी संपूर्णपणे वेगवेगळे सांगतो ते ऐक कार्या प्रवृत्ती ग्राह्य आणि कोणती अग्राह्य कोणते कृत्य योग्य व कोणते अयोग्य कशाची भीती बाळगावी आणि कशाची बाळगू नये कोणती गोष्ट बंधनकारक व कोणती मोक्षप्रद हे यथार्थ था रीतीने कळते ती बुद्धी सात्विक समजावी श्लोक एकतीसावा यथा धर्ममधर्म कार्यमच्या कार्यमेव चुद्धी सापार्थ राजसे हे अर्जुना ज्या बुद्धीच्या योगाने धर्म व अधर्म कोणते कर्म करावे आणि कोणते करू नये याचा योग्य निर्णय होत नाही ती बुद्धि राजस आहे अधर्म धर्मसी हे अर्जुन जी बुद्धी अज्ञानाने ग्रस्त होऊन अधर्मला धर्म मानते आणि सर्व गोष्टींचा विपरीत अर्थ करते ती बुद्धी तामसी आहे धृत्या धारे मनः प्राणेंद्रिय योगेना व्यभिचारिण धृतीस्सा योगयुक्तत्वामुळं अचंचल अशा ज्या धारणाशक्तीने मन प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया मनुष्य व्यवस्थित चालवतो ती धारणा धारणाशक्ती सात्विक आहे ययातु धर्म कामार्थान धृत्या धारय तेर्जुन प्रसंगेन फलाकांशी धृतीस्सा पार्थ राज हे अर्जुना ज्या धृतीने मनुष्य धर्म अर्थ व काम धारण करतो व प्रसंगाने फलाची इच्छा धरतो ती धृती हे पार्था राजसी आहे असप्नम भयम शोकम विषाद मदमेव नवी मुंचती दुर्मेधा धृतीसी हे अर्जुना ज्या धृतीच्या योगाने मनुष्य दुर्बुध होऊन भय शोक विषाद आणि मद यातील काहीही सोडून देत नाही ती धृती तामसी समजावी त्रिविधम शृणु मे भरतरषभ अभ्यासाद्रमते येत्र दुःखांत च निग्छती विषमिव परिणाम मृत उपम सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी हे अर्जुना आता सुखाचे तीन प्रकार माझ्याकडून एक ज्या सुखात मनुष्यला पुन्हा पुन्हा अभ्यासाने गोडी वाटते व वा ज्या सुखप्राप्तीमुळे दुःखाचा शेवट होतो जे सुरुवातीला विषा समान पण शेवटी अमृतासारखे गोड लगते, असे आत्मनिष्ठ बुद्धीच्या प्रसन्नतेपासून प्राप्त होणारे जे सुख त्याला सात्विक सुख म्हणतात विषयंद्रिय संयोगात यदग्रे मृत्यूपम परिणाम विषमिव तत् सुखम राजृतम विषय व इंद्रिय यांच्या संयोगापासून उत्पन्न झालेले प्रथम अमृत तुल्य व शेवटी विषयासारखे ठरणारे जे सुख ते राजस म्हटले जाते यदग्रेच्या सुखम मोहनमात्मन निद्रालस्य प्रमादोत्म ृतम जे प्रारंभी व अंती आपल्याला मोह पडते व निद्रा आळस व प्रमाद यापासून निर्माण होते ते तामस सुख म्हटले जाते न तदस्त पृथिव्या वा दिवस सत्त प्रकृतीजैर्मुक्त यत्रिभीर्गुण प्रकृतीजन्य अशा या त्रिविध गुणांपासून मुक्त असू शकेल असा कोणीही प्राणी या पृथ्वीवर अथवा आकाशात आणि देवत सुद्धा आढळणार नाही श्लोक एक्केचाळीसाव ब्राह्मण क्षत्रिय विषाम शूद्राणामंतप कर्माण प्रविभक्तानी स्वभाव प्रभुण हे अर्जुन ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र त्यांची कर्में त्यांच्या स्वभावजन्य गुणांप्रमाणे विभागलेली आहेत शांती इंद्रिय तप शुचिरभूतपणा क्षमाशीलता सरळपणा अध्यात्म ज्ञान व ईश्वर हे ब्राह्मणांचे स्वाभाविक कर्म आहे शौर्य तेजो धृतरदाक्षम युद्धे चाप्य पलायनं दानम ईश्वर भाव क्षात्रम स्वभावजम शौर्य तेजस्विता मनोधैर्य दक्षता युद्धामध्ये पळून न जाणे दातृत्व प्रभुत्व चालवणे हे क्षत्रियांचे स्वाभाविक कर्म आहे कृषी गोव रक्षणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मक कर्म शूद्रेती गुरु आणि व्यापार हे वैश्यांचे स्वाभाविक कर्म असून शुश्रुषा स्व कर्म स्वे कर्म्य भिरत संसिद्धी लभत नर स्वकर्म निरत सिद्धि यथा विंद्र आपल्या कर्मांच्या ठिकाणी ित्य असलेल्या मनुष्याला चांगली सिद्धी प्राप्त होते अशा स्वकर्मनिष्ठ माणसाला सिद्धी कशी प्राप्त होते ते ऐक शकचा प्रवृत्ती स्वकर्म अभ्यार्च सिद्धि विंद मानव ज्याच्यापासून सर्व भूतमात्राची उत्पत्ती होते आणि ज्या परमात्म्याने हे सर्व व्यापलेले आहे त्या परमात्म्याची आपल्या कर्तव्य कर्माचरणाने उपासना केल्याने मानवाला सिद्धी प्राप्त होते श्रेयां स्वधर्मो विगुण परधर्मानुष्ठितात स्वभाव नियतम कर्म कुर्वन आपण होती परक्याचा धर्म म्हणजे अन्य वर्णांचा धर्म सुखाने आचरता येत असला तरी त्यापेक्षा गुणही न वाटणारा स्वधर्म श्रेयस्कर आहे स्वभावानुरूप ठरलेले कर्म आचरित असता पाप लागत नाही सहज कर्म कौं सदोषम अप न त्यजेत सर्वारंभा हि दोषेण धूमेन अग्निरीवा हे अर्जुन आपले जन्मजात सहज कर्म दोषयुक्त असले तरी ते सोडू नये कारण धुराने ज्याप्रमाणे अग्नि त्याप्रमाणे सर्व कर्मे दोषांनी व्यापलेलीच असतात असतात विगत स्पृह नैष्कर्म सिद्धी परमा संन्यासगती सर्वत्र अनासक्त पूर्ण संयमी आणि कोणतीही इच्छा नसलेला अशा मनुष्याला कर्मफलाच्या संन्यासाने पराकोटीची नैष्कर्मसिद्धी प्राप्त होते सिद्धी प्राप्त यथा ब्रह्म ब्रिबोध मे समासे निष्ठा कौा ज्ञान हे अर्जुन अशी सिद्धी प्राप्त झाल्यावर मनुष्याला ज्ञानाची अत्यंत श्रेष्ठ निष्ठा जे ब्रह्म ते कसे प्राप्त होते ते माझ्याकडून थोडक्यात एक श्लोक एकावन्नावा बुद्ध्या विशुद्ध युक्तो धृत्यात्मान नियम्य शब्दादिन विषयान त्यक्त विविक्तसे द्वेष व्युदिसी यक्काय मानस ध्यान योगपरो निराग्यं समुश्रिय अहंकारम बलम दर्प काम क्रोधं परीग्रहम्तो ब्रह्म भूयाय कल्पते। अत्यंत शुद्ध बुद्धीने युक्त होऊन धीराने आत्मसंयमन करून इंद्रिय विषयांचा त्याग करून त्याचप्रमाणे आवड व नावड टाकून वेगळ्या व वे एकांत स्थळी वास करणारा मिताहारी वाणी मन आणि शरीर यांना ताब्यात ठेवणारा ध्यान योगात घडून जाणारा सतत वैराग्य संपन्न असणारा अहंकार बल दर्प काम क्रोध भोग्य पदार्थांचा संग्रह यांचा त्याग करून ममत्व रित झालेला झालेला तो प्रसन्न चित्त योगी कशाचीही आशा धरीत नाही व कशा विषयीही शोक करीत नाही सर्व प्राणी प्राणीमात्रांच्या ठिकाणी त्याची बुद्धी सम होऊन श्रेष्ठ अशी माझी भक्ती त्याला प्राप्त भक्त्या माम ततो माम त्या भक्ती होते भक्त्या नाती यावन्यस्मित्वा विशत ये तदनंतरम त्यानंतर मी केवढा मोठा आहे व कोण आहे याचे भक्तीने त्याला तात्विक ज्ञान होते आणि ते तात्विक ज्ञान झाल्यावर तो मत स्वरूपात प्रविष्ट होतो श्लोक छप्पना माझ्याच प्रीत्यर्थ सर्व कर्मे सतत करणारा कर्मयोगी माझ्या कृपा प्रसादाने अविनाशी शाश्वतपद प्राप्त करून घेतो चेतसा सर्व कर्माण मयी सन्यस बुद्धियोगमुप आश्रि सततम मनाने माझ्या ठिकाणी सर्व कर्मे अर्पण करून बुद्धियोगाचा आश्रय करून तू सतत मत्परायण होऊन माझ्या ठिकाणी चित्त ठेव मच्चि सर्व दुर्गाणी मत्प्रसादा तरीष्यसि अथचेहंकारा न श्रोष्यसि तुझे चित्त माझ्या ठिकाणी स्थिर झाले म्हणजे माझ्या कृपेने सर्व संकटे तरुण जाशील परंतु अहंकाराने माझे न ऐकशील तर मात्र पूर्ण नाश पावशील इतिन्यसे मिथ्यवसायस्ते प्रकृती स्वाम नियोक्ष अहंकाराचा आश्रय करून मी लढणार नाही असे जे तू म्हणत आहेस तो तुझा निश्चय व्यर्थ आहे प्रकृती म्हणजे तुझा क्षात्र स्वभाव तुला ते युद्ध करायला भाग पडेल स्वभाव जेन कौंत कर्म करत करीष्य वशोपित अर्जुन मोहामुळे जे करू इच्छित नाहीस तेच युद्धरूप कर्म स्वभाव निर्मित स्वतःच्या कर्माने बद्ध असलेला तू क्षात्र स्वभावाच्या प्रभावाने परतंत्र होऊन करशीलच श्लोक एकसष्ट ईश्वर ईश्वर यंत्रावर घातल्याप्रमाणे सर्व प्राण्यांना आपल्या मायेने फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित असतो तमेव शरण गच्छ, सर्वभावेन भारत तत्प्रसादा शास्वतम हे भरतकुलोत्पन्न अर्जुना त्यालाच सर्वतोपरी मनोभावे शरण जा म्हणजे त्याच्या कृपा प्रसादाने तुला शाश्वत स्थान प्राप्त होईल ते ज्ञान गुह्यात गुह्यतर मया विमृश्यशेषेण यथेछसी तथा कुरु याप्रमाणे अत्यंत गुहे असे ज्ञान मी तुला सांगितले याचे सांगोपांग मनन करून जसं तुझ्या इच्छेस येईल तसं तू कर सर्व गुह्यतमे इष्टोसी मे दृढे तो वक्षे हित सर्व गुह्यातील गुहे असे माझे वचन पुन्हा ऐक तू माझा फार आवडता भक्त आहेस म्हणून तुझ्या कल्याणाची गोष्ट सांगतो मनमनाभव मद भक्त मद्याजी माझ्या ठेव माझा भक्त हो माझीच उपासना कर आणि मलाच नमस्कार कर म्हणजे तू मलाच येऊन मिळशील माझा तू आवडता आहेस म्हणून मी हे सत्य तुला सांगत आहे श्लोक सहासष्टावा सर्व धर्मांतरित्यज्य माण व्रज अहम चा शुच सर्व धर्म सोडून तू मला एकट्याला शरणीये मी सर्व पापांपासून तुला मुक्त करीन तू शोक करू नकोस इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन नशुश्रूष वैवाच्य माम योभ्य सूयते तपोहीन भक्तीहीन हे ऐकण्याची इच्छा नसलेला व माझा मत्सर करणारा याना हे गुह्यतम शास्त्र तू कधीही सांगू नकोस यदम परमम गुह्यम मदभक्तेश्व भक्तीम मयी पराम कृत्वा मामे वैश्यत्य वैशत्य संशय जो हे परमगुह्यज्ञान माझ्या भक्तानं सांगेल त्याची माझ्या ठिकाणी परम भक्ती जडून शेवटी तो निसंशय मलाच येऊन मिळेल न तस्मान मनुष्येष्ठ कश्चिन मे प्रियकृत भविता न मे तस्मा प्रियतरो भुवी सर्व मानव कोटीत त्याच्यापेक्षा या गीताशास्त्राचा प्रचार करणाऱ्या पेक्षा माझे जास्त प्रिय करणारा कोणी नाही आणि या जगात त्याच्याहून मला जास्त आवडता असा कोणीही होणे नाही अध्यक्षते चम धर्म संवाद ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टमि मे मती आणि आपल्या दोघांच्या या धर्मसंवादाचे जो अध्ययन करेल त्याने ज्ञान यज्ञाने माझी उपासना केली असे मी समजतो श्लोक एकाहत्तर श्रद्धा वाननसूय शृणुयादपी योनर सोपी मुक्त शुभान लोकान आणि जो श्रद्धावा निर्मत्सर मनुष्य हा नुसता श्रवण करील तोही पापापासून मुक्त होऊन पुण्यकर्मे करणाऱ्यांना मिळणाऱ्या शुभ लोकीत जाईल कश्चिदेत्रुत पार्थ तयकाग्रेण चेतस कश्चिद हे धनंजया हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस ना आणि हे धनंजय तुझा अज्ञान मोह समूळ नष्ट झाला काम प्रसादेह करीष्ये वचनम तव अर्जुन म्हणाल हे श्रीकृष्ण तुझ्या कृपा प्रसादाने मोह नाहीसा झाला मला माझ्या कर्तव्याची स्मृती झाली मी निसंदेह होऊन राहिलो आहे आणि तुझ्या सांगण्याप्रमाणे मी आता युद्ध करेन संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य इं वासुदेव पाठस्य महात्मन संवाद इम्रौषम अद्भुतम संजय म्हणाल या प्रमाणे महात्मा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा हा आश्चर्यजनक व रोमांचकारी संवाद मी ऐकलं व्यास प्रसादा श्रुतवान एत गुह्यमहर योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयत स्वयं व्यासांच्या कृपेने हा परमगुय योग अर्थात कर्मयोग स्वतः साक्षात योगेश्वर श्रीकृष्ण सांगताना त्यांच्या मुखान मी ऐकलं श्लोक शहात्तरावा राजन संस्मृत्य संस्मृत्य संवाद इममद्भूतम केशवार्जुन यो पुण्यम ऋष्यामे चुहुरुमुहु हे राजा धृत केशव आणि अर्जुन यांचा हा पवित्र व अद्भुत संवाद वारंवार आठवून मी पुन्हा पुन्हा हर्ष निर्भर होत आहे तच्च संस्मृत्य रूपम अत्यभतम हरे विस्मयो मे महान राजन ऋष्या मी चे पुन हे राजा श्रीकृष्णाचे ते दिव्य अद्भुत स्वरूप वरचेवर आठवून मला मोठा विस्मय वाटतो आणि पुन्हा पुन्हा हर्ष होतो यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर त्र श्रीज भूतीर् ध्रुवा नीतीर्मतीर्म ज्या ठिकाणी योगेश्वर श्रीकृष्ण आणि धनुर्धारी अर्जुन असेल तेथे राज्य लक्ष्मी विजय शाश्वत संपदा आणि अचल नीती यांचा वास असणार असे माझे मत आहे हरिओ तत्सिती श्रीमद्भगवगीतासु उपनिष्सुद्यायागश्स्त्रे श्रीकृष्णाजुनसंवाद मन्यास योगो नाम अष्टादशोध्याय